स्कंद नववा अध्याय दान दानधर्माधी कर्माचे फल सावित्रीच्या भाषणाने विस्मित झालेला यम म्हणाला हे बाळे तू सांप्रत बारा वर्षांची पोर आहेस पण तुझे ज्ञान मात्र ज्ञानी आणि योगी यांच्याप्रमाणे श्रेष्ठ आहे तू साक्षात सावित्रीची कला आहेस हे कन्ये लक्ष्मी जशी विष्णूच्या बाहुपाशात भवानी शंकराच्या वक्षस्थली आदी कश्यपाचे ठिकाणी अहल्या गौतमाच्या सन्नीत शची महेंद्रापाशी रोहिणी चंद्राच्या सानिध्यात अग्नीचे ठिकाणी स्वाहा पितरांची स्वधा दिवाकराची संज्ञा वरुणाची वरुणानी यज्ञाची दक्षिणा वराहाची पृथ्वी कार्तिक स्वामीची देवसेना या जशा सौभाग्ययुक्त आहेत तशीच तू ही सत्यवानाला अतिशय प्रिय हो हे सावित्री तू इच्छित वर माग सावित्री म्हणाली हे महाभाग धर्मा सत्यवानाला माझ्या ठिकाणी शंभर पुत्र होतील असा वर दे तसेच माझ्या पित्याला शंभर पुत्र आणि श्शुराला नेत्र राज्य यांची प्राप्ती होऊ दे एक लक्ष वर्ष उलटल्यावर मी सत्यवानाबरोबर मंदिरी जाईन हे प्रभो असा वर दे तसेच जीव कर्माचे फल आणि विश्वाचे निरसन याविषयी आपण मला विस्ताराने सांगा धर्म म्हणाला हे महासाध्वी तुझी इच्छा पूर्ण होईल आता तुला कर्मफलाबद्दल सांगतो शुभकर्माण्यकारक भारत वर्षात भोगावा लागतो अशुभ नरकात भोगावा लागतो देव दानव दैत्य गंधर्व हे कर्मजनक नाही पुरुष कर्मजनक आहे कर्म करणारा मनुष्य सर्व योनित जाऊन स्वर्ग नरकात फले भोगतो पूर्व कर्मे प्राणीयोनित भोगावी लागतात कर्मनाशासाठी भक्तीचा मार्ग आहे भक्ती दोन प्रकारची आहे रूप म्हणजे निर्गुण आणि प्रकृतीयुक्त म्हणजे सगुण वैट कर्मामुळे जीव रोगी आणि शुभ शुभकर्मामुळे तो निरोगी होतो तसेस कर्म कर्मपरत्वे दीर्घ आणि अल्प सुख वा दुःख हे भोगावे लागतात उत्तम कर्मामुळे सिद्धी प्राप्त होते हे देवी हे पुराणांनी आणि स्मृतींनी गुप्त ठेवण्यास सांगितले आहे मनुष्य जाती त्यातून ब्राह्मणजन्म फार श्रेष्ठ आहे त्यातूनही ब्रह्मनिष्ठद्वीज फारच श्रेष्ठ सकाम आणि निष्काम असे दोन प्रकारचे ब्राह्मण आहेत सकाम कर्मयोगी आणि निष्काम उपद्रवर हित असतो तो, तो देहत्याग करूम वनमपद मिळवतो जे भक्त द्विभज कृष्णाची सेवा करतात ते गोलोकी जातात सकाम सेवा करणारे वैष्णव वैकुंठ लोकी जाऊन पुन्हा भारतात येतात ते द्विज ते द्विज जातीत जन्म घेतात ते निष्काम होतात त्यांना मी निर्मल भक्ती देतो विष्णू भक्तीहून सकाम ब्राह्मणांना निर्मल बुद्धीची प्राप्ती होत नाही जे ब्राह्मण तीर्थक्षेत्री तप करतात ते ब्रह्मलोकी जाऊन पुन्हा भारतात येतात स्वधर्माप्रमाणे वागणारे सत्यलोकी जातात नंतर भारतात परत येतात ते भारतात सूर्यभक्त होतात निष्काम धर्म आचरणारे म्हणित द्वीपाप्रत जातात स्वधर्मर शिवभक्त शक्तिभक्त भक्त, शिवलोकी जातात निष्काम हरिभक्त वैकुंठी जातात स्वधर्मशून्य देवसेवारित दुराचारी कामुक हे द्विज नरकात जातात स्वधर्मतपर द्विज धार्मिक पुरुषालाच कन्या देतात ते चंद्रलोकी जातात चौदा चंद्र होई तो तेथे ते ते ते राहतात सालंकृत कन्यादान करणाऱ्याला दुप्पट फल मिळते जे ब्राह्मणाला दूध रुपे सुवर्ण वस्त्र तू, फळे इत्यादी देतात त्यांना चंद्रलोक मिळतो उत्तम गायी ताम्र ब्राह्मणाला दान देणारे सूर्यलोकात जातात विपुल भूमी आणि धन गृहदान करणारा विष्णुलोकी जातो राजवाडा दान दिल्यास चौपट आणि देशदान दिल्यास शतपट पुण्य मिळते तलावाच्या दानाने पापनाश होतो त्याला जनलोक प्राप्त होतो वापीच्या दानाचे दसपट पुण्य सांगितले आहे 4,000 धनुष्य इतकी लांबीची विहीर दान केल्यास तड़ाग दानाचे पुण्य लाभते सतपत्री कन्यादान केल्यास दहा वापी दानाचे पुण्य मिळते सालंकृत कन्यादानाचे फल दुप्पट आहे अश्वत्थ वृक्षाची प्रतिष्ठा करणार हजारो वर्षे तपलोक मिळतो फलांचे उद्यान दान देणारा 10,000 दा वर्षे ध्रुवलोकी राहतो जो विष्णू विमान देतो त्याला मनवंतरापर्यंत विष्णुलोक मिळतो ते विमान चित्रयुक्त असल्यास चौपट फिबिका दानामुळे त्याच्या अर्धे फळ मिळते दोलस्थान असले मंदिर हरीला दान दिल्यास शंभर मन्वंतरापर्यंत विष्णुलोक मिळतो हे पतिव्रते राजवाडा आणि राजमार्ग करणारा दहा वर्षे शुक्रलोकी जातो ब्राह्मणांना आणि देवांना दिलेल्या दानाचे पुण्य सारखेच मिळते तप केले तरी ब्राह्मणत्व प्राप्त होत नाही कर्म भोगल्याशिवाय त्याचा क्षय होत नाही कर्मशुभ असो अथवा अशुभ असो भोगावेच लागते देव तीर्थ इत्यादींच्या सहाय्याने साधक शरीराने शुद्ध होतो हे सावित्री मी तुला संक्षेपाने सर्व सांगितले आणखी काय ऐकण्याची तू इच्छा करीत आहेस अध्याय एकोतीसावा समाप्त